कुस्त महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण दहावे सत्यशोधक समाजाची स्थापना सुमारे पंचवीस वर्षांचे आयुष्य समाजसेवेच घालविल्यामुळे आता ज्योतिरावांना समाज सुधारणेच्या मार्गातील अडचणींचा व खासऱ्यांचा पूर्ण अनुभव येऊन चुकला होता आपण लोकांपुढे मांडलेल्या सुधारणांचा लोकात प्रसार का होत नाही त्याचे इंगित यावेळी ज्योतिरावांच्या बरोबर लक्षात आले त्यांनी राष्ट्राच्या दूरस्थितीचा चांगला विचार केला तेव्हा त्याचे लक्षात आले की धर्म हा मनुष्याला ईश्वराप्रत पोचविणारा एक मार्ग आहे त्यामुळे ईश्वरावर व धर्मावर मनुष्याची निसर्गताच मोठी निष्ठा आहे मनुष्याचा आत्मा ईश्वराची एक रूप असून नीती सत्याचरण किंवा आध्यात्मिक ज्ञान इत्यादी मार्गाने तो ईश्वरूप बनू शकतो परंतु ईश्वर आणि मनुष्य यांच्यामध्ये भट दलाल सापाप्रमाणे आडवा पडला आहे ईश्वरप्राप्तीचा मार्ग अगोदरच दुर्धर आणि त्यातही भिक्षुकशाहीने अनिती प्रवर्तक असत्य पोथ्या पुराणांची व मूर्तीपूजा तीर्थयात्रादी अवडंबरांची धोंड आडवे टाकून धर्मगुरू म्हणून घेणारे हे दलाल तिचे रखवलदार बनले आहे या दलांनी आपमतलबी पोथ्या पुराणे रचून ती वाचण्यात व दगड धोंडे पुजण्यातच ईश्वराची प्राप्ती आहे अशी इतर लोकांची समज घालून देऊन त्यांना ईश्वर खऱ्या मार्गावरून पार चुकविले आहे आणि हे धूत दलाल भटी त्या पोथ्या नदी नाल्यांचे देवमूर्तींचे आणि तीर्थवृत्तांचे ठेकेदार बनून व त्यावर आपली बिनभांडवली दुकानदारी सुरू करून कष्ट न करता त्यांनी आपल्या व आपल्या मुलाबाळांच्या पोटाची सोय लावून ठेवली आहे व यावत चंद्र दिवा करो अशी स्थिती चालू राहावी म्हणून भिक्षुकशाहीने हिंदू लोकांभोवती चातुर्वर्ण्याचा चा जाती व जातीभेदाचा कोट रचला असून व त्याला स्वर्गनरकाची कवाडे व कुलपे ठोकून विद्याची किल्ली त्यांनी आपल्या कमरेला खोली आह जातीभेदाच्या आकुंचित कोटातील कुचक्या हवेनी हिंदू धर्माचे रक्त अशुद्ध झाले असून तो अगदी कृष वनला आहे सत्यशोधक समाजाची स्थापना भिक्षुकी गुलामगिरीच्या पाशात जनतेचे जीवन केवळ दडपून गेले असून स्वातंत्र्याच्या विश्वव्यापी मोकळ्या मैदानात फिरकण्यासाठी तिचा आत्मा सारखा तडफडत आहे पण विद्येच्या अभावी तिला मार्ग दिसत नाही तेव्हा आपणास जर जनता जनार्दनाची सेवा करायची असेल तर लोकांत याही याहीपेक्षा झपाट्याने विद्याप्रसार करून जातीभेदाच्या कोटाला सुरुंग लावून भिक्षुकशाहीशी उर्फ दलाल दलालशाहीशी आता प्रत्यक्ष लढले पाहिजे भिक्षुकशाहीची रग कमी झाल्याशिवाय आपण पडलेल्या सुधारणा वाढीस लागणे शक्य नाही अशी ज्योतिरावांची खात्रीची समज झाली व त्या मार्गाला लागण्याचा त्यांनी निश्चय केला पण भिक्षुकशाही ज्या थोतांडे धर्मावर घाव घालो तिच्याशी लढणे काही एकट्याचे काम खास नव्हे असे आजपर्यंतच्या अनुभवावरून ज्योतिरावांच्या लक्षात आले होते तेव्हा त्या कार्यकर्ता सुशिक्षित ब्राह्मणे एक सामुदायिक स्वरूपाची संस्था स्थापन करून ती मार्फतही चळवळ चालू करणे त्यांना अगत्याचे वाटू लागले यावेळी पुण्यात काही थोडे ब्राह्मणे तरुण शाळेतून बाहेर पडले होते त्यांचाही आपल्याला या चळवळीच्या कामी मोठा उपयोग होईल अशी ज्योतिरावाना साहजिकच आशा उत्पन्न झाली आणि आपला हा हेतू तडी जाण्यासाठी त्यांनी एक विनंतीपत्र काढून पुण्यास एक सभा बोलावली सभेस मुंबई पुणे व इतर ठिकाणच्या सुशिती मंडळींना आमंत्रणे दिली ठरलेल्या दिवशी मुंबई पुणे व इतर ठिकाणची मिळून पन्नास साठ मंडळी सभेसाठी आली त्या प्रसंगी ज्योतिरावांनी आपले हेतू सर्वांपुढे मांडून फारच उत्तम तऱ्हेने भाषण केले तेव्हा ज्योतिरावांच्या या कल्पनेवर बराच वादविवाद व चर्चा होऊन एक संस्था स्थापनेचे निश्चित ठरले आणि त्याप्रमाणे या दिवशी म्हणजे तारीख तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर सन रोजी या सभेत ज्योतिरावांच्या हातून राष्ट्रात अखंड असा लांबर प्रकाश पाडणारी जी दिव्य ज्योत उत्पन्न झाली ती म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापनाही होय सत्यशोधक समाजाची प्रमुख तीन तत्वे आहेत एक ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निर्विकार निर्गुण व सत्यस्वरूप आहे व सर्व मनुष्य प्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत दोन ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास पूर्ण अधिकार आहे आई संतुष्ट करण्यास अगर बापास विनविण्यास जशी त्रयस्थ दलालाची जरूर नसते त्याप्रमाणे सर्वसाक्षी परमेश्वराची भक्ती करण्यास बट दलालाची आवश्यकता नाही तीन मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो हो। याशिवाय अशाच व्यापक स्वरुपाची इतरही तत्वे आहेत खरे पाहता सत्यशोधक समाजातल्या तत्वाचे व्यापक स्वरूप प्रत्येक धर्मियास निर्विकार मनाने कबूल करावेच लागेल इतके ते व्यापक व सत्यरूप आहे जगात एकच ईश्वर आहे व तो दरीखोरी नदी नाल्यात अगर एखाद्या भटजीच्या जेवळात कोंडलेला नसून तो सर्वव्यापी आहे व त्याच्याजवळ अमुक महाराष्ट्र अगर ब्राह्मण अशी आवडनिवड अथवा भेदभाव नसून त्याला सर्व मनुष्य प्राणी सारखेच प्रिय आहे हे सत्य सत्यशोधक समाजाच्या पहिल्या तत्वात गोळे असून त्या ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येकाला पूर्ण अधिकार आहे आणि त्याची प्रसन्नता एखाद्या भटआडत्यामार्फत होत नसून ती केवळ आत्मिक बलावरच प्रत्येकास करून घेता येते असा दुसऱ्या तत्वाचा अर्थ आहे एखादा श्याम दुराचारी असला तरी ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून तो श्रेष्ठ आणि झाड्या महार सत्याशरणी व सदाचरणी असला तरी जाती जन्मला म्हणून तो हलकट व नीच असे समजण्याची अनुदावृत्ती भिक्षुक शाहीनी हिंदू समाजात निर्माण केल्यामुळे उंच मांडलेल्या जातीतील लोक कारागिरी अगर इतर सद्गुण पैदा न करता उलट दुराचार करून ते फुकटचे श्रेष्ठत्व मिळवू लागले व सद्गुण पैदा करण्यासाठी कितीही कष्ट सोचले आणि ते पैदा केले तरी आपण महार अगर इतर शुद्र जातीत जन्मलो असल्यामुळे आपण श्रेष्ठ होणे अशक्य अशी खालच्या वर्गातील लोकांची भावना करून दिली असल्यामुळे तेही अंगी सद्गुणागर कारागिरी पैदा करण्याची यातायात करण्यास झाली अशा प्रकारे जाती भेदाच्या आणि सद्गुण रही जन्मजात उच्च निचतेच्या भिक्षुकी थोतांडाने समाजातील सद्गुणांचा कारागिरीचा व उद्योगधंद्यांचा आपोआपच लोप झाला आणि त्यामुळे हिंदू समाज, समाज कायमचा निर्बल बन उत्कर्षास व इतरांच्या आदरास मुकला ही गोष्ट लक्षात आल्यामुळेच ज्योतिरावांनी केवळ जन्माने मांडल्या जाणाऱ्या उच्च निश्चितच्या भिक्षुकीत हुतांडाचा धिक्कार केला व मनुष्य जातीने श्रेष्ठ बनत नसून तो गुणाने श्रेष्ठ बनतो हे मानवी स्वातंत्र्याचे सत्यतत्व त्यांनी सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या तत्वात प्रतिपादन कलिआहे या गोष्टी लक्षात घेता सत्यशोधक समाजाची तत्वे किती उदार समतोल व सत्यमय आहेत याची कोणास कल्पना होईल ज्योतिरावांच्या ठिकाणी धार्मिक व सामाजिक भावनांचा किती विकास झाला होता व त्यांची बुद्धी किती कुशाग्रह होती याची त्यांनी प्रतिपादन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या तत्वांवरून बरोबर कल्पना येते या सभेत समाजाचे अध्यक्ष व खजिनदार ज्योतिरावांना निवडण्यात येऊन श्री नारायणराव गोविंदराव कडलक यांना सेक्रेटरी निवडले आणि त्याशिवाय मुंबईचे कैलासवासी समय्या व्यंकय्या अय्यावारू नरसिंगराव सायबू वडनाला जाया यलप्पा लिंगू व्यंकू बाळोजी काळेवार पुण्याचे ज्ञानबा मल्लारजी झगडे मिसरी भिकोबा बाळोबा साळी धोंडीराम नामदेव गणपत राजाराम फुले हडपसरचे ज्ञानोबा कृष्णराव ससाने पर्वतीचे नारायणराव विठोबा शिंदे भिल्लारचे गोविंदराव बापूजी भिल्लार वगैरे गृहस्थ समाजाचे सभासद झाले मातृभाषेचे पुरस्कार सभेत समाजाचे नियम व पोटनियम तयार करण्यात आले व रविवारी सर्व कामगारांना सुट्टी असते आणि त्या दिवशी मंडळींना कामाची गर्दी कमी राहते म्हणून सर्वांनी रविवारी एकत्र जमून ईश्वरोपासना आणि प्रत्येक पंधरा दिवसांनी शनिवारी उपयुक्त विषयांवर व्याख्याने देण्याचा कार्यक्रम ठरविला व अशा प्रकारे समाजाचे काम सुरळीत चालू झाले अशी सर्वत्र लोकांची भावना असल्यामुळे समाजप्रसाराच्या कामी ज्योतिरावांना देवभूया लोकांकडूनच मोठा सुरोध होऊ लागला व ते ज्योतिरावांशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे ते नेहमी येऊ लागले ईश्वराची पूजा अगर प्रार्थना संस्कृत भाषेतून मंत्र म्हटल्याशिवाय ती देवास कळत नाही या म्हणण्याचा ज्योतिरावांनी इन्कार केला व वरील आक्षेप शुद्ध लबा आप पणाचा आहे असे त्यांनी त्यावेळी सर्वांना स्पष्ट सांगितले जगातील प्रत्येक मनुष्याच्या मनात काय चालले आहे हे ईश्वराला समजते असे जर सर्वांकडून मानण्यात येते तर त्याला मराठी कन्नडी गुजराती हिंदी इंग्रजी अगर पारशी भाषा समजत नाही असे म्हणणे किती वेडेपणाचे आहे हिंदुस्तान देश सोडला तर इतर देशातील लोकात संस्कृत भाषे देवाचे मंत्र म्हणण्याचा मुळीच रिवाज नाही मग इतर देशातील लोकांची भक्ती ईश्वरात पोचत नाही काय किंवा त्या देशातील अगर आपल्या या हिंदुस्थानातील काही पापी लोकांनी इंग्रजी उर्दू अगर मराठी भाषेतून रोज खोटे बोलण्याचे पाप केले अथवा वाईट पाप करण्याचे विचार केले तर त्या पापी लोकांनी ते बोलणे संस्कृत भाषेत केले नाही व संस्कृत भाषेशिवाय देवाला दुसरी भाषा कळत नाही म्हणून देव त्या लोकांना पापी ठरविणार नाही असे म्हणता येईल काय संस्कृत भाषेशिवाय ईश्वराची प्राप्ती झाली नसती तर नामदेव तुकाराम गोराकुंभार सेना नावी सावता सोखा चोखामेळा सजन कसाई इत्यादी साधू संतांना संस्कृत भाषा काडी इतकीही अवगत नव्हती म्हणून त्यांची भक्ती ईश्वरास रुजूनं होऊन ते ईश्वरस्वरुपी लीन झाले नाहीत असे थोडेच म्हणता येईल अर्थात मरू घातलेल्या अवघड अशा संस्कृत भाषेच्या नादी न लागता सर्वांनी आपल्या मातृभाषेतून ईश्वराची प्रार्थना करावी असं ज्योतिरावांनी आपले स्पष्ट मत लोकांपुढे मांडले व लग्न मृत्यू आदी संस्कार दलालांच्या मध्यस्थीने संस्कृत भाषेतून करवून न घेता ते प्रत्येकास मातृभाषेतून करता यावेत म्हणून त्यांनी लग्नाविधीची मंगलाष्टके प्राकृत भाषेतून प्रसिद्ध केली देवासे नियमा प्रमाण धरुनी चाले तुझे कुळ ही मंगलाष्टके ज्योतिरावाणीस असली असून मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व भागातील बऱ्याच लग्नातून आज ते म्हटले जात आहेत त्यामुळे लेझ अगर संस्कृत भाषेचा धाक घालून व ईश्वराची उपासना करणाऱ्या प्रत्येक भक्ताकडून लाचलुचपत खाऊन ईश्वर आणि भक्त यांच्यामधे सापाप्रमाणे आडवे पडणाऱ्या पोपशाही अगर बटशाही शह दिला व नामदेव तुकाराम साधू संतांप्रमाणे या रे या लहान थोर होका भलत्या याती नारी नर समत्वाच्या पायावर सत्यशोधक समाजाची स्थापना केली व प्रत्येक मनुष्यास आपल्या मानसिक स्वातंत्र्याची आणि ईश्वर प्रणित सत्यधर्माची जाणीव करून देऊन ई पर लोकांच्या वाटा खुल्या करून दिल्या याबद्दल निदान महाराष्ट्रातील ब्राह्मणितर जनता वा वर्ग, त्यांचा कायमचा ऋणी झाला आह सत्यशोधक सभासदांना येणारे अडथळे मनुष्य म्हटल्याबरोबर उच्चार न करताही जसा त्याच्या हात पायादी अवयवांचा आपोआप होतो त्याचप्रमाणे सत्यशोधक समाज म्हटला म्हणजे तेथे गुलामगिरीचा नायनाट शिक्षणाची चव्वळ श्री शिक्षणाचा प्रसार अस्पृश्योद्धार सधवा विधवा श्रीजातीच्या मानवी हक्कांचा पुरस्कार दीन अर्भकावर व आंधळ्या पांगळ्यांवर भूतदया सत्याचरण ईश्वरभक्ती व सत्यनिष्ठा या गोष्टींचा आपोआपच बोध होतो महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची हीच तत्वे आहेत व त्यांचे आचरण करण्याचा अभ्यास करणाराच सत्यशोधक समाजीय होय असो अशा प्रकारे पुण्यात सत्यशोधक समाज स्थापन झाल्याबद्दलची चर्चा सर्वतोमुखी झाली समाजाची तत्वे काय आहेत त्याचे धोरण उद्देश काय आहेत हे समजावून घेण्यासाठी लोक रोज ज्योतिरावांकडे येऊ लागले या समाजस्थापनेमुळे पुण्यातील ब्राह्मणात पुन्हा खळबळ उडाली या समाजाचे कोणीही सभासद होऊ नये हा भ्रष्टाचार आहे हा धर्मद्रोह आहे हा ब्रह्मद्वेष आहे हा कलीचा महिमा आहे असं ते घरोघर जाऊन लोकांना सांगू लागले व समाजाचे कार्य सुरळीत चालून देण्याच्या कामी कसून मेहनत घेऊ लागले कोणी सभासद झाला असल्यास अगर होणार आहे असे समजल्यास लागलीच काही ब्राह्मण त्याच्या घरी जात आणि त्याच्या घरातील भोळ्या आईबापास अगर बायकोच कुलक्षयाची ब्रम्हनिंदेची व ब्रह्म श्रापाची भीती घालून त्यास समाजापासून दूर करण्याचा प्रयत्न करीत व इतकेही करून त्याने समाजाचा संबंध सोडला नाहीच तर ते त्याच्यावर भलते अरिष्ट आणण्याचा प्रयत्न करीत त्यामुळे सत्यशोधक मेंबर होण्यास कोणी फारसे धजत नसे सत्यशोधक समाजाची तत्वे पटून जर कोणी सरकारी नोकर समाजाचा सभासद झाला तर त्याच्या खात्यातील लहान मोठे सर्व ब्राह्मण अधिकारी त्याच्यावर कुवांडे रचून व गोऱ्या अधिकाऱ्याकडे त्याच्या चुकल्यास सांगून त्याला कामावरून काढण्याबद्दल ते त्या गोऱ्यासाहेबास भंडाऊन सोडित असत ज्योतिरावांचे आप्त ज्ञानबा मल्लारजी झगडे हे मिश्रीच्या कामावर होते पण ते समाजाचे सभासद झाले म्हणून वरिष्ठ ब्राह्मण अंमलदाराने त्याच नोकरीवरून काढून टाकले नारायणराव गोविंदराव कडलक हेही सरकारी नोकर होते ते समाजाचे सेक्रेटरी झाले म्हणून ब्राह्मणांनी त्यांची महाबळशरास बदली करविली बापूजी हरि शिंदे हेड अकाउंटंट जिल्हा बुलडाणा हे सभासद झाले म्हणून त्यांनाही येथील ब्राह्मण अधिकाऱ्यांनी फारस त्रास दिला परंतु ब्राह्मण अधिकाऱ्यास मुळीच दाद न देता त्यांनी खरी परिस्थिती व वरिष्ठ गोऱ्या अंमलदाराच्या लक्षात आणून दिली त्यामुळे त्यांचा त्रास बराच कमी झाला अशा प्रकारे सत्यशोधक समाजाला हाणून पाडण्याबद्दल ब्राह्मण जरी निकराचे प्रयत्न करीत होते तरी यावेळी ज्योतिराव थोडेही डगमगले नाहीत भिक्षुकशाईजा अशा फुसक्याविरोधाला भिन्यायत की ज्योतिराव आता कच्च्या हिमतीजे राहिले नव्हते ठिकठिकाणी फिरून महाराष्ट्रभर सत्यशोधक समाजाचे अनुयायी करण्याची त्यांना हिम्मत पैदा झाली होती त्यांनी समाजाचे नवीन सभासद मिळविण्याचा आपला क्रम सारखा सुरू ठेवून समाजामार्फत क्षुद्रांच्या मुलांना शिष्यवृत्ता देण्याचे जाहीर केले त्याबरोबर बऱ्याच मुलांकडून व मुलांच्या पालकांकडून स्कॉलरशिप मिळण्याबद्दल समाजाकडे भराभर अर्ज आले आणि त्याप्रमाणे समाजाच्या सवासदांच्या फीच्या रकमेतून सुमारे दहा बारा मुलांना स्कॉलरशिप्स वाटल्या गेल्या सत्यशोधक समाजाद्वारे अल्हाट यांचा लग्न समारंभ समाजामार्फत शिक्षण प्रसाराचे काम सुरू केल्यावर धर्मविधीही समाजमताप्रमाणे सर्वांनी स्वहस्ते सुरु करण्यास करावा असं ज्योतिरावांना वाटलं पण ब्रम्ह व ब्राह्मणांच्या इतर धाकदडपशाच्या भीतीमुळे धर्मविधी प्रथम स्वहस्त करणार तरी कोण अर्थात नेहमीप्रमाण याही कामी ज्योतिरावांनाच पुढे व्हाव लागल सीताराम जबाजी माळी अल्लाट या नावाच एक गृहस्थ ज्योतिरावांच्या सोऱ्यापैकी एक होत त्यांनी खाजगी कामे करण्यासाठी ज्योतिरावांनी नोकर ठेवले होते अल्लाट यांची लग्नाची बायकोपूर्वीच वारलेली होती गरिबीमुळे त्यांना दुसरे लग्न अगर गांदरो विवाह करण्याची सोय नव्हती अल्लाठे हे प्रथम अक्षयशत्रू होते परंतु ज्योतिरावांच्या घरी नोकर राहिल्यापासून ज्योतिरावांनी त्यांना रोज रिकाम्या वेळात शिकवण्याचे ची काम सुरू केले होते आपल्या घरचा मजूर तोही विद्याही नसला पाहिजे अशा मताचे ज्योतिराव होते त्यामुळे यापूर्वीच अल्लाटास त्यांनी लिहावयास व वाचावयास शिकविले होते त्यांचे यावेळी समाज मते लग्न करून द्यावायचे असा ज्योतिरवानी विचार केला व आपले शेजारी ज्ञानबा निंबनकर यांच्या मुलीची त्यांनी अलर्ट करता मागणी केली श्री निंबनकर यांच्या बायको बजूबाई ही सावित्रीबाईची मैत्रीण होती सावित्रीबाईंच्या सहवासाने बजूबाईसही समाज सुधारणेविषयी बरीच आस्था उत्पन्न झाली होती व त्यामुळे तिने आपल्या मुला मुलामुलींना शाळेत शिक्षण देऊन त्यांची प्रौढपणे लग्न करण्याचे ठविले होते बजूबाईंची मुले लग्नापासून मोठी होत आहेत हे पाहून त्याचवेळी माळी लोकांनी त्यांची लग्न लवकर करून टाकण्याबद्दल ज्ञानबा निंबनकरांगून पाहिले परंतु बजूबाईच्या भिडेमुळे त्यांनी कोणाचे ऐकले नव्हते निंबनकरांना राधाबाई या नावाची एक मुलगी होती ज्योतिरावांनी अल्लाट यांच्याकरता ज्ञानबाजवळ मुलीची मागणी केली तेव्हा ज्ञानबांनी ती गोष्ट कबूल केली परंतु समाजमते लग्न लावण्याची त्यांना हिंमत होईना त्यावेळी ज्योतिरावांनी त्याला चांगला धीर दिला परंतु सत्यशोधक सभासदास ब्राह्मणांकडून होत असलखा त्रास पाहून ग्यानबास ब्राह्मणांची फारस भीती वाटे पण बजूबाईने जास्त आग्रह धरल्यावरून व त्यांचे मन वळण्याचा फार प्रयत्न केल्यावरून ज्ञानबा समाजमाते लग्न लावण्यास तयार झाले उभय पक्षाकडून फक्त पान सुपारी वाचून कोणताही खर्च करावायचा नाही असे ज्योतिराने ठरवून हे लग्न तारीख पंचवीस माहे डिसेंबर सन अठराशे त्र्याहत्तर रोजी लावले हि लग्न होऊ नये म्हणून ब्राह्मणांनी फार प्रयत्न कलि माळी जातीच्या पंचांकडून ज्ञानबा निंबनक्रा स्फितवून ही मुलगी दुसऱ्या गावी आप्ताकडे नेऊन ठेवण्याचा अथवा लपविण्याचा सल्ला देण्यात आला व तसे न केल्यास तुझे लग्न होऊ देणार नाही पोलिसांकडून बंद करू वगैरे पुष्कळ धाक घालून पाहिला परंतु बजूबाईच्या खंबीरपणामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले व वरील तारखेस लग्न मोठ्या ता थाटाने पार पडले लग्नासाठी सत्यशोधक समाजाचे बहुतेक सर्व सभासद आले होते समाजाची मंगलाष्ट स्वतः वराणी व वधुरी उबे राऊंड म्हटली व सत्यशोधक मताच्या पंचांनी आशीर्वादाचा श्लोक म्हणून त्याद्वारे वधूवरास सदुपदेश केला मंगलाष्टके म्हटल्यानंतर वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घातले वधूवरास नवीन कपडे घालण्यात आले होते या लग्नात रुस्वारुस्वी अगर भटांचे कोणतेही निरर्थक व फाजील धर्मविधी करण्यात आले नाहीत यावेळी मुलाचे बावीस व मुलीची साडेबारा वर्षाची वय होते लग्न प्रित्यर्थ सर्व मंडळीस पाच रुपये देण्यात आली लग्न गरीबाची असून वधू वरास प्रथम संसार करण्यास काही मदत द्यावी आहे हेतूने सौ बजूबाई निंबणकर यांनी आपल्या जावाईभोवास वीस रुपये मदत दिली साव। व त्याचवेळी सौ सावित्रीबाई फुले पंधरा रुपये व माधवराव माळोजी जगडे सात रुपये दावदा बापू शिंदे तीन रुपये याप्रमाणे देणग्या दिल्यावर लग्न समारंभ आटोपला या लग्नानंतर ज्ञानबा निंबणकर यास ब्राह्मणांनी फारच त्रास दिला बऱ्याच माळीग्रस्तांकडून ज्ञानबाचा जातीत अपमान करविला इतकेच नव्हे तर त्यांच्यावर ज्योतिरावांवर व सत्यशोधक समाजाच्या सभासदांवर त्या त्या जातीच्या लोकांकडून बहिष्कार घालण्याचा बूट ब्राह्मणांनी काढून ते हरेक जातीतील लोकांना तसा सल्ला देऊ लागले ब्राह्मण लोकांचा हा निजपणाचा प्रयत्न पाहून एका शनिवारच्या सभेत सर्व सभासदांनी विचार केला की ब्राह्मणांच्या या निज प्रयत्नाने कोणीही न डमगता उलट समाजाचा सपाट्याने प्रसार केला पाहिजे व यापुढे सर्व सभासदांनी आपले व आपल्या आपतेष्टांचे धार्मिक विधी स्वहस्ते केल्या जातील असा नीटाचा प्रयत्न केला, केला पाहिजे ज्ञानोबा ससाने यांच्या लग्नातील विघ्ने इतक्याच हडपसरीतील समाजाचे सभासद ज्ञानोबा कृष्णराव ससाने यांचे लग्न व्हावायचे होते हे लग्न समाजमते घडू नये याविषयी ब्राह्मणांनी कसकसे प्रयत्न केले याविषयी खुद्द ज्योतिरावांनी या लग्नाची श्री रामय्या व्यंकप्पा अय्यावरू यांना खासगी पत्रांनी लिहून कळविली ते पत्र पुढे सत्यदीपिका नावाच्या वर्तमान तारी एक सहा अठराशे चौऱ्याहत्तरच्या अंकात ब्राह्मण्य उपाध्य विरहित हिंदू लग्न या मतळ्याखाली प्रसिद्ध केले होते त्यावेळी इतकी विगने उपस्थित झाली की लग्न होईलच अशी कोणास खात्री वाटेनं ती हकीकत लिहित बसल्यास त्याचा एक स्वतंत्र ग्रंथच होईल म्हणून येथे ती सर्व न लिहित त्यावेळीची प्रसिद्धी वाचकांपुढे मांडण्यासाठी थोडी लिहित आहे या लग्नाप्रसंगी उपस्थित झालेल्या विघ्नांशी हकीगत कवितेनं ज्योतिराव अय्यावरून लिहितात की जानाईच्या मळ्यातील सहा विद्वान बायांनी ब्राह्मणांचा आग्रह धरून हडपसरास जाऊन ससाण्याच्या आईबापाचे थोडेसे मन भ्रष्ट केले त्याच दिवशी भवानीपेटीतील एका अज्ञानी अडथ्याने चार पटांचे एकून त्यावेळी छोटे खाणी वारुवर स्वार गेला आणि त्याने तेथील चार अज्ञानी कुळंब्या इतके मनी भ्रष्ट केली की त्या सर्व लोकांनी ज्ञानोबा ससाना रात्री घरी गेल्याबरोबर एकत्र होऊन त्या ससे म्हटले की तू जर सत्यशोधक समाजाच्या मार्फत लग्न करशील तर तुझे विहिरीचे पाणी भरण्याचे बंद करून तुझ्याद्वारे हाडुक रो ते करून ससाना इतका घाबरला की त्याने लागली दुसऱ्या दिवशी मजकडी येऊन असे म्हटले की त्या त्या साहेब ती मला नको पाहिजे असल्यास मी लग्नाशिवाय जन्मावर राहील परंतु मला या भटांनी कुळंब्या बाळ्यांचा जाज व त्रास नको यावरून मी त्यास इंग्रज सरकारच्या न्यायीपणाच्या बाणीविषयी समजावून सांगितले तथापी ससाना म्हणाला की इंग्रजी राज्यात सोहोकडे ब्राह्मण कामगार असल्यामुळे आपल्या गरीब शूत्रांची दाद बहुत करून लागतच नाही यावरून मी त्या ससे म्हणालो की तुझे म्हणणे एकंदर सर्व खरे आहे परंतु बहुतेक युरोपियन व काही सुधारलेले ब्राह्मण तसे नसल्यामुळे आपली गरीबांची दाद लागणार नाही काय वरील उतऱ्यावरून सत्यशोधक समाजमताप्रमाणे वागणाऱ्या साधारण माणसाचे त्यावेळी अडाणी लोकसमुदायाकडून ब्राह्मण अधिकाऱ्यांकडून किती त्रास व भीती पोचत असे त्याची बरोबर कल्पना होते असं अशा प्रकारे ज्योतिरावांनी धीर दिल्यामुळे गॅनोबा ससाने यांना चांगली हिंमत आली व त्यांनी समाजमताप्रमाणे लग्न करण्याचा पक्का निश्चय केला पहिले लग्न ज्योतिरावांच्या घरचे असल्यामुळे ते मोडण्याच्या प्रयत्नात आपणास यश आले नाही तेव्हा निदान हे लग्न तरी समाजामार्फत होऊ द्यावायचे नाही म्हणून ब्राह्मणांनी खूप प्रयत्न केला परंतु उभय पक्ष खंबीर असल्यामुळे ब्राह्मणांचा काही उपायच आले ना या लग्नप्रसंगी केवळ ब्राह्मणांनीच विघणी उपस्थित केली असे नसून त्यात माळी जातीतील त्यावेळेच्या काही भोळ्या कारभाऱ्यांनी सुद्धा फार त्रास दिला त्याविषयी ज्योतिरावा त्याच पत्रात पुढे लिहितात की पुण्यातील माळे जातीतील काही पैसेखाऊ अज्ञानी अक्षरशून्य कारभाऱ्यास समाजाचे फार भय वाटले त्याचे कारण त्यास असे वाटू लागले की एकदा सर्व लो लोक समाजाच्या मताप्रमाणे वर्तू लागल्यास आम्हाला जातीत खोटे तंटे उपस्थित करून चार अज्ञानी गोरगरिबांपासून लाच खाव्यास कशी मिळेल वया समाजात मोठमोठे विद्वान जमल्यावर आमची तेथे डाळकोण शेल या भयासतो त्यांनी घरोघर जाऊन समाजाविरुद्ध खट चालविण्याचा सपाट चालवून त्या सर्वांनी चार अज्ञानी गरीब बापड्यांच्या मनात असे भरविले की तुम्ही या समाजात मिळाल्यावर पुढे काही दिवसांनी तो समाज तुम्हाला एकदम किरिस्ताव करील यास तुम्ही त्या समाजाकडे डुंगूम पाहू नका अशा प्रकारे समाजावर व लग्नावर चोहकडून हल्ला झाला ऋथीरावांचे मोठे चुलते राहोजी यांच्याबरोबर ज्योतिरावांच्या तुम्ह मधल्या चुलत्याचे व त्यांच्या वडिलांच्या हिशाबद्दल भांडण लागले होते हे मागील एका प्रकरणात वाचलेल्या वाचकांच्या लक्षात असेलच राणूजी बाबाजी नावाचा एक मुलगा होता ज्योतिरावांचे दोन्ही झुलते व वडील वारल्यामुळे फुल्यांच्या भाऊबंदके भांडणास बरेच वेजन पडले होते इतकेच नव्हे तर मुलगा बाबाजी वयात आल्यावर त्याला या भाऊबनके तंड्यात आपल्या बापाचाच खरा कसूर आहे हे कळून चुकले होते त्यामुळे तो ज्योतिरावास येऊन मिळाला व इस्वी सन अठराशे त्र्याहत्तर साला तो सत्यशोधक समाजाचा सभासद झाला हा विषय येथे निघण्याचे कारण इतकेच की वर उल्लेख केलेल्या लग्नप्रसंगी चोहकडून हो विघ्ने उपस्थित झाली तेव्हा ती उपस्थित करण्याच्या कामी ज्योतिरावांच्या काही भाऊबांधांनाही भाग घेतला होता याविषयी ज्योतिरावांनी आपल्या खाजगी पत्रात असे लिहिले आहे की या समाजात काही अक्षरशून्य फुले लाचार्यांमुळे येऊन मिळाले होते परंतु त्यांचा भाऊबंकीमुळे माझ्यावर शुद्ध भाव नव्हता त्यांनीही सत्यशोधक समाजाचा नाश करण्याची परवानी मनात आणून व आपण असे केल्याने चार अज्ञानी मायात आपला लौकिक होईल अशा आशेने दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या अर्बक मुलांची लग्न ससाण्यांच्या लग्नाबरोबर काही तंटेवखडे उपस्थित करण्याच्या येराद्यांनी काढली तसंच याविषयी सतीशोधक समाजाच्या अठराशे चौऱ्याहत्तर सालच्या पहिल्या रिपोर्टात खालीलप्रमाणे मजकूर प्रसिद्ध झाला आहे हे लग्न सिद्धीस न जावे म्हणून भवानीपेटेतील एका दुराग्राही आडत्याने मौजे हडपसर इथं जाऊन वराच्या आप्तवर्गास सांगून त्यांची मणे इतकी वळविली की अखेरीला हे लग्न हडपसर येथे न करता पुणे मुक्कामी करणे बाळग पडले अशा समय, पुणे मुक्कामी हे लग्न सिद्धीत जाऊ नये म्हणून मतलबी लोकांच्या सांगण्याप्रमाणे वागणारे मारुती सटवाजी फुले व तुकाराम खंडोजी फुले या उभय त्यांनी लग्न होते समयी मुद्दाम आपल्या अज्ञान अडीच वर्षाच्या मुलांची लग्न काढून जितकी म्हणून विघ्ने उपस्थित होतील तितकी केली त्या निच उच्चार येथे करणे प्रशस्त नाही म्हणून त्याच विषय तपशीलवार हीकत दिली नाही अशा प्रकारे सदरू लोकांच्या अविचारामुळे जी लग्नी झाली त्यापैकी एक नवरी मुलगी दोन वर्षाची होती ती लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनी वारली, या अविचारामुळे तुकाराम सोनाजी भुजबळ यांचे कमीत कमी 4 पाचशे रुपयांचे नुकसान झाले असो, अशा प्रकारे जेव्हा ससऱ्यांच्या लग्नात विघ्ने उपस्थित झाली तेव्हा हे लग्न समाजमते घडवून आणण्याचे कामे ज्योतिरावांनी त्यांचे सोलतभाऊ बाबाजी यांनी समाजभिमान धरून मोठीच मदत केली या याविषयीची हकीकत सत्यशोधक समाजाच्या इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर सालच्या प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टाचा पान तीनवर दिलेली आहे याशिवाय ज्योतिराव आपल्या खासगीपत्रात लिहितात की हा त्यांचा बंदाचा दुष्ट बेजवा मला कळला तेव्हा मी रा पो लिंगूस कळविले तेव्हा त्यांनी आपले स्नेही गंगाराम भाऊ म्हस्के यांच्याकडून खटपट करून इन्स्पेक्टर मिस ट्रेन साहेब यांच्याद्वारे काही पोलीस शिपायांची मदत घेऊन मोठा बंदोबस्त ठेवला म्हणून या लग्नात काही तंटा बखेडा न होता हे लग्न निर्विघ्नपणे मोठ्या थाटाने वाणदाणे झाले याशिवाय बाबाजी राणाजी फुले व विठ्ठल महादेव गुठा या उभय त्यांनी स्वतः अंगमेहनत घेऊन हे लग्न शेवट असेल याप्रमाणे मोठ्या मेहनतीने हे लग्न तारीख सात पाच अठराशे चौऱ्याहत्तर इसवीसन मिती वैशाख वद्य सहा शके सतराशे रोजी गुरुवारी उत्तम प्रकारे पार पडले लग्नावरील शक्य तितकी कमी व्हावीत म्हणून हा लग्न समारंभ ज्योतिरावानी आपल्या घरी घडवून आणला वधूचा बाप नारायणराव इटोजी शिंदे हा पर्वतीच राहत असे त्यानेही अडाणी लोकांपासून आपणास त्रास होऊ नये म्हणून मुलीस पुण्यात ज्योतिरावांच्या घरी आणून हा लग्न समारंभ शेवट असलेला या लग्नात कोणतीही वेटगळ व निरर्थक विधी करण्यात आल नाही लग्नप्रसंगी घ्यानोबा ससाने यांचे एकवीस वर्षांच व वधू सौ काशीबाई हिचे साडेचौदा वर्षांचे वय होते समाजमधे लग्न कसे लावतात हे पाहण्यासाठी पुण्यातील सुशिक्षित ब्राह्मण ब्राह्मणीतर तरुण मिळून बरेच लोक होते पाच सुपारीनंतर हा लग्न समारंभ आटोपला हे लग्न पार पाडण्याच्या कामी ज्योतिरावांना फारच मेहनत घ्यावी लागली ज्योतिरावांकरता संकट समयी प्राण देण्यास तयार असणाऱ्या त्यावेळेच्या जुनागजपेठेतील महार मांगांनी व मौमिन लोकांनी या लग्नप्रसंगी ज्योतिरावांना अतिशय सहाय्य केले याविषयीचा उल्लेख समाजाच्या रिपोर्टात केला आहे असं विविध शाखाद्वारे सत्यशोधक समाजाचा प्रसार व कार्य अशा प्रकारे अनेक संकटांशी तोंड देऊन ज्ञानबा असाणीचा लग्न समारंभ पार पाडल्यानंतर पहिल्या शनिवारच्या सवे, समाजाच्या सवेत समाजाचे सर्व सभासद जमा झाले समाजावर उत्पन्न होणाऱ्या संघटनाचे निवारण कस कशा उपायांनी करावे याचा खूप विचार करण्यात आला व यापुढे ठिकठिकाणी शाखा स्थापून समाजाचा झपाट्याने प्रसार करण्याचा सर्वांनी निश्चय केला आणि त्याप्रमाणे खरोखरच सर्वांनी कार्याला सुरुवातही केली यावेळी रा कृष्णराव भालेकर हे सुशिक्षित व तडफदार तरुण बांबुडे येथील मंडळीसह समाजास येऊन मिळाले आणि त्यांनी बांबूडे येथील समाजाची शाखा स्थापना केली कृष्णराव भालेकर व त्यांच्याबरोबरच रावजी शिरोळे नारायणरावजी पांढर हि गृहस्थ यापुढे इथं घरोघर जाऊन अभंग दिंड्या आणि निबंध याद्वारे लोकास उपद्रि करून समाजाचा प्रसार करू लागल ज्योतिरावांनी मुंबई समाजाची साखा स्थापन करण्याबद्दल रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांना पत्र पाठवल त्याप्रमाणे मुंबईत समाज स्थापन होऊन कामठपुऱ्यातील अठरा श्रीमंत गृहस्थ ताबडतोब समाजाचे सभासद झाल आणि मुंबईत उपद्राच व समाजात सभासद मिळवण्याच काम झपाट्यान सुरु झाल पुण्यातील मोठे श्रीमंत व्यापारी रामशेठ बापूशेठ उरवणे हे समाजास येऊन मिळाले व तात्यासाहेबांबरोबर त्यांची अतिशय दाट मैत्री जोडली आपल्या श्रीमंतीचा अगर मान मराचाबाचा क्षुल्लक शुल्लक डोळ्यापुढे न ठेवता ते ज्योतिराबाबरोबर शहरात फिरून समाजास नवीन सवासद मिळवू हो लागले तसेच धुर्णीराम नामदेव कुंभार व अपणेनाथ चव्हाण हे कविता व निबंध वाचून शहरात समाज जागृतीचे काम करू लागले हडपसर येथे ज्ञानोबा ससाने यांनी समाजाची शाखा स्थापन करून बरेच सभासद मिळवले पर्वती येथील पोलीस पाटलांनी आपल्या गावी, गावी समाजाची साखळ स्थापन केली आणि मौजे भिल्लार जिल्हा सातारा येथे ते येथील रहिवासी गोविंदराव बापूजी भिल्लारे यांनी आपल्या गावी समाज स्थापन केला ज्ञानबा झगडे मिस्त्री यांनी नोकरीवर असता सुमारे पन्नास लोकांना समाजाचे उद्देश समजावून सांगून त्यांना समाजाचे सभासद केले यावेळी समाजाचे सभासद मिळविण्याचा जसा चोहीकडे धडाका सुरू झाला त्याचप्रमाणे कार्य झपाट्याने सुरू झाले हडप सर्व भिल्लार येथे समाजातर्फे शाळा सुरु झाल्या पुण्यासही शुद्रांच्या मुलांसाठी यावेळी पाट्या पेन्सिली बक्षिसे मुलीना चोळ्यांचे खण उच्च शिक्षण घेणाऱ्या शुद्र मुलास स्कॉलरशिप्स वगैरे मिळून सुमारे एकशे रुपये समाजामार्फत वाटण्यात आले भिल्लार येथे भिल्लारे यांनी अकरा लग्न समाजमध्ये घडवून आणली ज्ञानोबा जगडे यांनी घोरपडी येथे एक पुनर्विवाह समाजमध्ये घडवून आणलं गणपत राजाराम फुले यांनी आपल्या मातोश्रीची व गणपत तुकाराम अल्लाड यांनी आपल्या आजीची याप्रमाणे या दोन दशक्रिया समाज माते झाल्या याप्रमाणे कार्याला झपाट्याने सुरुवात झाली इतक्याच मुंबईच्या मंडईने मुंबईस येऊन समाज जागृती करण्याबद्दल आपल्या समाजामार्फत ज्योतिरावांना विनंती केली त्याप्रमाणे ते मुंबईत गेले त्यावेळी मुंबईच्या त्या श्रीमंत मंडईनी ज्योतिरावांचे थाटाचे स्वागत करून फारच उत्तम बर्दाश ठेवली मुंबईत ठिकठिकाणी ज्योतिरावांची दहा बाराण व्याख्याने झाली त्यांच्या उपदेशाच्या हातोळीमुळे मुंबईत बरेच लोक समाजाचे सभासद झाले वियंको बाळोजी काळेवार हे समाजाचे सभासद होण्यापूर्वी भाद्रपद मासी गणपती उत्सव प्रित्यर्थ दर साल हजारो ब्राह्मणांना पक्वांन भोजन व भरपूर दर्शनात येत असत ती बंद करून सर्व जातीचे पंगू अंध थोटे व लोळे अशा लोकांना जेवण व स्त्रियास लुगडी चोळ्या पुरुषास धोतर बंडी जोडे वगैरे देण्याबद्दल आणि तसेच गरीबांच्या मुलांना कपडे कागद व फी कामाकडे खर्च करण्याबद्दल त्यांना ज्योतिरावांना विनंती केली व ती त्यांनी मान्य केली तसेच रांजा याला पा लिंगू हे दरवर्षी दीपावलीस ब्राह्मण भोजन घालून दक्षता वाटण्यात शेकडो रुपये घालवत असत ज्योतिरावांनी विनंती केल्यावरून त्यांनीही तो खर्च बंद करून त्याऐवजी दरवर्षी समाजातील मंडळींची जी मुले मॅट्रिक परीक्षेत पास होतील त्यापैकी पहिल्या सुन्याचे पदक देणे असतो पंचवीस रुपयांचे वर्षासन लावून दिले तसेच व्यंकू बाळोजी काळेवार आणि कराडी लिंगू यांनी ज्योतिरावांच्या सन्मानार्थ मोठमोठ्या मेजवाना दिल्या व नरसिंहराव सायबू वडनाला यांनी मुंबईकरांतर्फे सन्मानाप्रित्यर्थ म्हणून एक पोशाख अर्पण केला परंतु हा पोशाख भारी किमतीचा असल्यामुळे ज्योतिरावांनी तो आंधळ्या पांगास वाटून दिला असो अशा प्रकारे मुंबईला सुमारी एक महिना राहून ज्योतिराव परत पुण्यास आले यावी समाजाच्या सुरळीत कामाबद्दल त्यावेळीचे एक वर्तमानपत्र आपल्या चौखा म्हणते की आमच्या वाचकात समजेल की पुण्यातील सत्यशोधक समाज पुष्कळ अडचणी व पाटला यांच्यापुढे टीका धरून राहील आहे व सुधारणेच्या कामात त्याचे पाऊल हळूहळू पुढे पडत आहे मुंबईतील पुनर्विवाह उत्तेजक मंडळींपेक्षा याची विशेष तारीफ केली पाहिजे कारण तिच्यात मोठमोठाले विद्वान वजनदार व सुशिक्षित लोक असून तिचे काम जसे चालावे तसे चालत नाही आणि तिच्यात कुनबी माळी असे अशिक्षित व गरीब लोक असून ते धैर्याने आपले काम चालवित आहेत तरी त्यांचे पाहून पुनर्विवाह उत्तेजक मंडळाने आपल्याही कामात बळाने हात घालावा असो यावरून त्यावेळी समाजाचे काम किती समाधानकारक चालले होते याची बरोबर कल्पना होती मुंबईत परत तारीख सत्तावीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याहत्तर रोजी सत्यसुधक समाजाचा पहिला वाढदिवस मोठ्या चाटाने साजरा करण्यात आला धमक्याना न जुमानता हे साध्य गेल्या एका वर्षात समाजाचे बरेच सभासद वाढले त्यामुळे ज्योतिरावांच्या नेतृत्वाखाली समाजाचे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले कार्यकारी मंडळात रामूसेठ उरवणे विनायकराव ढेंगडे कृष्णराव भालेकर ज्ञानोबा झगडे इत्यादी सभासदांची निवड करण्यात येऊन नारायण तुकाराम नगरकर यांना प्रूवर् सेक्रेटरी निवडण्यात आले अशा प्रकारे इकडे समाजाचे काम मोठ्या जोराने सुरू झाल्यावर समाज रात्रंदिवस जोरात येत असलेला पाहून तिकडे भिक्षुकशाहीस असे वाटू लागले की आपले आजपर्यंत जे गुय्य व मोठेपणा होता तो या समाजामुळे कमी होत आहे यास्तव ज्या उपायाने हा समाज अडपता ते उपाय आपण पुन्हा अंमलात आणले पाहिजेत असा विचार करून कित्येक मुख्य अज्ञानीशुद्रास खोट्या मसलती देऊन त्यांची मने इतकी भ्रष्ट केली की त्यांनी जे सभासद आहेत त्यांच्यावर बहिष्कार घालावा आणि त्या आज देववेल तितका अशा प्रकारचं काम सुरु केला ज्योतिरावांचा मुंबई जालेला सन्मान ऐकून तर चिपळूणकर पक्षाला घरातील माणूस मिल्याप्रमाणे दुःख झाले व समाजाचे काम सोडून न द्याल तर तुमचा खून करू अशा धमकीचे धमकीची पत्र ज्योतिरावाना येऊ लागली परंतु आता अशा पोक धमक्यांना ते थोडेच भिनार होते पूर्वी एकटा असलेला जो ज्योतिराव भिक्षुकशाहीला पाणी पाजून तिच्या डोक्यावर हात ठेवित असे तोच ज्योतिबा आता शेकडो अनुयांचा तात्यासाहेब बनल्यावर भिक्षुकांच्या बिकास धमकी पत्र असते किलाच्या ठोपणीशिवाय कोठे जपून ठेवणार असे जरी झाले तरी भिक्षुकशाहीची पुरस्कते काही निराशावादी नव्हते त्यांनी हस्तेपरस्ते समाजाच्या सभासदांच्या घरात चोऱ्या करविणे त्यांच्या घरावर रात्री बेराती दगड फेकणे त्यांना टोचून बोलणे इत्यादी प्रकार सुरु केले इतकेच नव्हे तर समाजाच्या सभासदांना भट भिक्षुकांकडून यावी इतका त्रास की त्या निचवर्तणुकीचा या रिपोर्टात उच्चार करण प्रशस्त नाही असं त्यावेळीच्या सत्यशोधक समाजाच्या रिपोर्टात म्हटले आह असा प्रकार सुरु असता नुकतीच शाळा कॉलेजातून बाहेर पडलेली त्यावेळीची डॉक्टर विश्राम रामजी घोले असिस्टंट सर्जन लक्ष्मणराव हरि शिंदे पोल्स आणि राजन्ना लिंगू वकील अजम इलायजा शालेमान इत्यादी तरुण मंडळी एके दिवशी ताज्यासाहेबांकडे समाजविषयक वादविवाद करण्यासाठी आली त्यावेळी त्यांच्या शंका कुशंकांना उत्तरे देऊन ज्योतिरावांनी त्यांना समाजाचे तत्वे बरोबर पटवली तेव्हा समाजाचे उंच ध्येय यांच्या लक्षात येऊन ते समाजाचे सभासद झाले व अशा प्रकारे पुण्यातील सुशिक्षित ब्राह्मणी तरुणांची समाजास जोड मिळताच ज्योतिरावांना आपला पूर्वहेेतू तळीस गेल्याबद्दल अतिशय आनंद झाला ज्योतिरावाणी दोन वर्षात सत्यशोधक समाजाची स्थापना करून मोठ्या कष्टाने त्याची घडी मजबूत बसविली व समाजामार्फत सर्व सुधारणांना संघटित स्वरूप दिले ज्योतिरावाणी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या पुढे अनेक शाखा स्थापन झाल्या त्यांनी स्थापन केलेल्या समाजाची मूळ शाखा पुण्यात अद्याप सुरु आहे